श्री देवी भागवत स्कंध बारावा श्री गणेशायन महा श्री महादेवे महा। श्री गणपतीला नमस्कार असो श्री महादेवीला नमस्कार असो स्कंध बारावा अध्याय पहिला गायत्रीचे ऋषी छंद आणि देवता नारद म्हणाले हे प्रभो आपण सदाचार विधी त्याचे महात्म्य देवी कथामृत हे सर्व सांगितले पण चांद्र चांद्रायणादी व्रते मात्र दुःख साध्य असल्याने असाध्य आहेत म्हणून सर्व प्राण्यांना सुखेनैव देवीचा प्रसाद प्राप्त करून देणारे एखादे कर्म असल्यास सांगा तसेच गायत्री विधीत मुख्य काय आहे पुण्य देणारे काय आहे गायत्रीतील वर्णसंख्या चोवीस आहे पण त्यांचे ऋषी कोण छंद कोणते देवता कोण हे सर्व विस्तारपूर्वक सांगा श्रीनारायण म्हणाले द्विज अनुष्ठानादी कर्मे करो वा न करो पण गायत्रीवर निष्ठा ठेवून राहिला तरी कृतार्थ होतो समय अर्धदान आणि गायत्रीचा तीन हजार जप करणारा देवास पूज्य होतो तो ज्ञास करो वा न करो पण देवीचे निष्कपट ध्यान आणि गायत्री जप करावा तिच्या एका अक्षराची सिद्धी झाली तरी उत्तम ब्राह्मण हरी शंकर ब्रह्मदेव सूर्य चंद्र अग्नी यांच्याशी स्पर्धा करू लागतो आता वर्णांचे ऋषी सांगतो वामदेव अत्री वशिष्ठ शुक्र कणव, पराशर विश्वामित्र कपिल शौनक याज्ञवल्क्य भरद्वाज जमदग्नी गौतम मुद्गल व्यास लोमेश अगस्त्य कौशिक वत्स पुलत्स मांडूक दुर्वास नारद कश्यप हे ऋषी वर्णक्रमाने सांगितले आता छंद सांगतो गायत्री उष्णी अनुष्टुप बृहती पंक्ती त्रिष्टूप जगती अतिजगती शक्करी अतिशक्करी धृती अतिधृती विराट प्रस्तारपंक्ती कृती प्रकृती आकृती विकृती संस्कृती अक्षरपंक्ती भू भव स्वर आणि ज्योतिष्मती असे छंद सांगितले आहेत आता त्याच क्रमाने देवता सांगतो ते ऐक अग्नी प्रजापती सोम ईशान्य सविता आदित्य बृहस्पती मैत्रावरुण भगदेवता आर्य ईश्वरी गणेश इंद्र पूषा इंद्राग्नी वायू वामदेव मैत्रावरुणी विश्वेदेव मातृका विष्णू वसुदेवता रुद्रदेवता कुबेर अश्विन या 24 वर्णांच्या क्रमवार सांगितले आहेत ह्या 24 देवतांचा संग्रह महाश्रेष्ठ आणि पापनाशक आहे हे, हे नारदमुने केवळ यांचे श्रवण केले तरी जपाचे परिपूर्ण फल मिळते अध्याय पहिला समाप्त